स्कंद नववा अध्याय एकविसावा शंखचूड आणि भगवान शिव यांचा संवाद दुसऱ्या दिवशी तो शंखचूड ब्राह्म मुहूर्तावर सुखशयवरून उठला सर्व मंगल वस्तू अवलोकन करून त्यांना नित्यकर्मी उरकली त्यांनी देवाना नमस्कार करून ब्राह्मणांना उत्तमोत्तम दाने दिली आपल्या पुत्राला राज्याभिषेक केला नंतर सर्व राजपुत्राच्या हवाली करून त्याने युद्धाचा पोशाख अंगावर परिधान केला त्याने सर्व सैन्य जमा केले तीन लक्ष घोडे एक लक्ष हत्ती दहा हजार कवचे धारण केली होती तीन कोटी योद्ध्यांच्या हातात शूल होते या सर्व अपरिमित सेनेवर युद्ध कुशल सेनापती नेमला तीन लक्ष औक्षहिणी सैन्य सेनापतीच्या हवाली करून राजा तीस लक्ष औक्षहिणी सैन्यासह राज्याचा द्रव्याचे रक्षण करू लागला श्री हरीचे स्मरण करून तो शिबिरातून बाहेर पडला उत्तम दिव्य विमानात आरूढ होऊन तो पुष्पभद्रा नदीकाठी शुभवटवृक्षाकडे गेला तेथे तो शंकरांकडे गेला तेथे ते सिद्धांचा आश्रम असून ते सिद्धी क्षेत्र आहे ते कपिलाचे तपस्थान असून भारतातील पुण्यक्षेत्र आहे पश्चिम समुद्राच्या पूर्वेस आणि मलयागिरीच्या पश्चिमेस ते स्थान आहे गंधमादनाच्या दक्षिणेस ते पाच योजने विस्तीर्ण आहे गंधमादनाच्या दक्षिणेस ते पाच योजने विस्तीर्ण आहे ती सर्वात पुण्यप्रद अशी पुष्पभद्रा नदी तेथून वाहते ती क्षीरसाग समुद्राची भार्या असून शरावती तिला येऊन मिळते त्या शुभनदीच्या तीरावर वटवृक्षाखाली भगवान शिव बसला होता त्या सर्वज्ञ भगवानाला शंखचूडाने प्रणाम केला त्याच्या वामबाजूला भद्रकाली आणि समोर स्कंध उभा होता त्यांनाही राजाने वंदन केले तेव्हा सर्वांनी त्याला आशीर्वाद दिला राजा शंखचूडाला भगवान महादेव म्हणाला राजा जगाचा कर्ता ब्रह्मदेव हाच धर्माचा जनक असून धर्म आहे त्याचा पुत्र मारीची हा धार्मिक आणि विष्णू भक्त आहे त्याचा पुत्र कश्यप हा सुद्धा धार्मिक आहे त्याला दक्षाने तेरा कन्या अर्पण केल्या त्यापैकी दीतीला 40 पुत्र झाले तेच जाणभक्त पुत्र म्हणून लाभला तू ही वैष्णव आहेस पण तुझा भ्रम झाला असून तू सांप्र तुच्छ मानतोस तू इंद्र आणि देव यांच्या प्रदेशाविषयी कसलीच दखल घेत नाहीस मग तुझ्याजवळ त्यांच्याविषयी आदरबुद्धी कशी असणार तेव्हा हे भूपते तू आता देवांचे राज्य देऊन टाफ। माझे प्रेम मिळव आणि स्वतःच्या राज्यात सुखाने रहा। देवाना स्वस्थानी राहू दे कुणालाही विरोध करू नकोस कारण त्या कश्यपाचे तुम्ही वंशज आहात तू सर्वांना सारखेच मान या विश्वात नित्य काही नाही ब्रम्हदेवाचाही लय होत असतो सत्ययुगात धर्म परिपूर्ण आणि सत्याच्या आश्रयाने राहतो त्रेता युगात त्याचे तीन भाग होतात द्वापारात कमी होतो असा कमी होत होत तो काल होतो नंतर तो, असे हे कालचक्र नित्य चालू असते पृथ्वी कालाने धनसंपन्न आणि सर्व प्राण्यांना आश्रय देणारी होते तर पुढे ती जलात निमग्न होऊन जाते त्या परब्रह्माने असंख्य प्रकृती लय पाहिले आहेत तो श्रेष्ठ आत्मा असून विविध रूपे धारण करतो तो जरा मरण इत्यादींना जिंकून उरतो त्यानेच ब्रह्मदेवाला उत्पत्ती करता विष्णूला पालन करता आणि मला संहार करता केले आहे म्हणून त्याचा प्रभाव पाहून मीही त्याचे चिंतन करतो म्हणूनच मी मृत्युंजय आणि निर्भय झालो आहे असे म्हणून तो शंभू स्थिर झाला हे ऐकून राजाने शंकराची स्तुती केली तो मधुरवाणीने म्हणाला हे देवेश्वरा आपले म्हणणे सत्य आहे आता माझे ऐकावे देवानी बलीला हकून का लावले ते केलेले ऐश्वर मी पुन्हा वर काढले आहे तेव्हा मी हे ऐश्वर का परत द्यावे मी बलीलाही वर आणले असते पण त्याचा उद्धार करण्यास मी असमर्थ आहे हे देवा देवानी हिरण नक्षाचा वध केला शुंभ इत्यादी असुरांचा नाश केला समुद्र मंथनाचे वेळी दानवांची दिशाभूल केली त्यावेळी त्रास आम्ही सोसला अमृतदेवा पड़वली वरुण विश्व मे प्रकृति परमात्मा परम्मा क्रीडास्थान आहे। तो ज्यादा ऐश्वर्य देते तो होव दानवान नित्य का कारण वाद चालू आतो दो ही जयपराजय भोगावा लगते अशा परिस्थिति देव आ दानव युम भाव समे तुम्हारे ये निष्फल हो तुम्ही आमच्याबरोबर युद्ध प्रवृत्त होणे म्हणजे लज्जास्पद होय आमचा जय झाल्यास तुमची मानहानी अधिक होई शंखचूडाचे भाषण ऐकून शंकर म्हणाले तुम्ही ब्रह्मकुलोत्पन्न असल्याने जय अथवा पराजय यामुळे कीर्ती अथवा अपकिर्ती याबद्दल मी निश्चिंत आहे हरीचे मधुकैठवाशी तसेच त्या हिरण्याक्षाशी युद्ध झाले मी पूर्वी त्रिपुरासुराशी युद्ध केले सर्वेश्वरी प्रकृती आणि शुंभ यांचे अद्भुत युद्ध झाले पण तू त्या परमात्म्या कृष्णाचा पार्शद आहेस आजवर मृत झालेल्या दैत्यात तुझ्यासारखा कोणी उत्पन्न झाला नाही तुझ्या बरोबर युद्ध करण्यात लज्जा मानण्याचे कारण काय त्या देवेश्वर हरीने मला पाठवले आहे म्हणून तू देवांचे राज्य परत दे असे बो सांगून बोलण्याचे ते थांबले हे ऐकताच शंखचूड आपल्या अमात्यासह तेथून वेगाने परत जाण्यास निघाला अध्याय एकविसावा समाप्त